पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील अध्याय आठवा एकोणतीस बारा तीस सोमप्रभात अर्जुनाने विचारले तू पूर्ण ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ ही नावे घेतली परंतु या सर्व शब्दांचा अर्थ मला कळू शकला नाही शिवाय जे मला अधिभूत म्हणून ओळखतात आणि ज्यांनी समतोल प्राप्त केलेली असते त्यांना मृत्यूच्या वेळी माझी ओळख पडते हे सर्व तुम्हाला समजावून सांग या प्रश्नाचे उत्तर देत श्री भगवान म्हणाले पूर्ण ब्रह्म म्हणजे परमेश्वराचे सर्वोच्च विनाशी स्वरूप आणि अध्यात्म म्हणजे प्राणीमात्रांच्या देहात राहणारा कर्ता भोक्ता आत्मा ज्यामुळे सर्व जीवांची निर्मिती होते ते कर्म वेगळ्या शब्दात सांगायचे तर कर्म म्हणजे निर्मिती प्रक्रिया नाशिवंत देहाच्या स्वरुपातील मी म्हणजे अधिभूत आणि अधियज्ञ म्हणजे त्यागाद्वारे पवित्र झालेल्या व्यक्तीचा आत्मा अशा प्रकारे देह माय गुंतलेला माणूस पवित्र आत्मा व ब्रह्म अशा सर्वांमध्ये मीच असतो या दृष्टीकोनातून मृत्यूच्या वेळी जो माझे ध्यान करतो जो स्वतःला विसरतो व कशाचीही काळजी करत नाही व कशाचीही इच्छा ठेवत नाही तो माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो माणसाच्या मनात सतत जे सुरू असते व मृत्यूसमयी त्याला जे आठवते तेच त्याला प्राप्त होते त्यामुळे तू सतत माझे स्मरण केले पाहिजे आणि तू तु तुझे चित्त आणि मन माझ्यावर केंद्रित केले पाहिजे असे केलेस तर तू खात्रीपूर्वक माझ्याकडे येशील तू म्हणशील की अशा प्रकारे मन स्थिर करणे कठीण असते परंतु मी तुला खात्रीपूर्वक सांगतो की चिकाटीपूर्वक दररोज अभ्यास केला तर कोणतीही गोष्ट आपण साध्य करू शकतो मी आता सांगितल्याप्रमाणे सर्व देहधारी व्यक्तीमध्ये दे, सार रुपाने मीच असतो त्यामुळे मृत्यूसमयी आपले मन इकडे तिकडे भरकुटू नये म्हणून माझ्या भक्तीतच रममाण होऊन जीवनशक्तीला माझ्यावर केंद्रित करण्याचा आणि सर्वज्ञ पुरातन सर्वांवर राज्य करणाऱ्या आणि सूर्याप्रमाणे सर्वांचा अज्ञानरुपी अंधकार दूर करणाऱ्या माझ्या स्वरूपाच ज्ञान करण्याचा अभ्यास माणसानि सुरुवातीपासून कला पाहिजे वदांम या सर्वोच्च अवस्थेला अक्षर ब्रह्म म्हणून संबोधल आह ज्या ऋषीमुनींनी राग द्वषादींचा त्याग कला होता तया अवस्थपर्यंत पोचल होत ही अवस्था प्राप्त करु इच्छिणाऱ्यांना ब्रम्हचर्याचे पालन करावे लागत म्हणजे त्यांना आपले शरीर मन आणि वाणी यांच्यावर नियंत्रण ठाव लागते, आणि वरील तीन मार्गांनी इंद्रियाच्या सर्व विषयांचा त्याग करावा लागतो ज्या स्त्रीपुरुषांनी इंद्रिय निग्रह कलिला असतो आणि मृत्यूसमयी जे ओम हा पवित्र एकाक्षरी शब्द उच्चारत माझे स्मरण करतात व तया सर्वोच्च अवस्थेला पोहोचतात त्यांचे मन इतर विचारांनी कधीही इकड्या तिकड़ भरकडत नाही अशा प्रकार तिथे माझ्याकडतात तेव्हा त्यांना यातनामय परिस्थितीतील पुनर्जन्म घ्यावा लागत नाही जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे माझ्याकडे येणे हाच आहे माणसे आपल्या जीवनाच्या दृष्टीकोनातून शतकांमध्ये काळाची गणना करतात व या काळात हजारो पाशांमधे स्वतःला गुंतवून घेतात परंतु काळ अनंत आहे हजार युगांचा मिळून ब्रम्हदेवाचा एक दिवस होतो त्यासमोर मानवी दिवस वा शतक कुठे राहील त्यामुळे या अनंत काळाचे मोजबाप करण्याचा व्यर्थ प्रयत्नाला काय अर्थ आहे कालचक्रात मानवी जीवन हे जनुकए एकता या क्षणाप्रमाणे आहे त्यामुळे इतर सर्व गोष्टी सोडून देऊन केवळ कालातील ईश्वरावरच विचार केंद्रीत करणे करता उचित आहे क्षणिक सुखांच्या मागे धाव घेणे आपल्याला कसे काय परवडू शकत निर्मिती आणि विनाश या गोष्टी ब्रह्माच्या विश्वात रात्रंदिवस अविरत सुरू असतात आणि पुढेही सुरु राहणार आह उत्पत्ती आणि विलय करणारा ब्रह्म हे माझ्याच अगोचर असे रूप आहे या अप्रगट स्वरूपाच्या पलीकडे माझे अजून एक सनातन अप्रगट रूप आहे व त्याबद्दल मी तुला सांगितलेलेच आहे सा माझ्या या स्वरूपाच्या बाबतीत रात्र आणि दिवसाच्या द्वंदाचा प्रश्नच उपस्थित होत नाही तवळ शांत अविचल स्वरूप आहे एकाग्र चित्ताने भक्ती करणाऱ्यालाच याची प्रचिती येऊ शकत माझे हेच रूप संपूर्ण विश्वाला आधारही देत आणि ते विश्वास सर्वत्र व्याप्तही असत असे म्हणतात की उत्तरायणातील शुद्ध पक्षात जो माझे स्मरण करत मरण पावतो तो माझ्याकडे येतो आणि जो दक्षिणायाणातील वद्य पक्षात रात्री मरण पावतो त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो उत्तरायणाचा अर्थ इथे निस्वार्थ सेवा आणि दक्षिणायाचा अर्थ स्वार्थी भावनेने केलेले काम असा घेता येईल मुक्ती आणि स्वार्थाच्या मार्गाने बद्धन सेवा हा ज्ञान आहे आणि स्वार्थ हा अज्ञानाचा मार्ग आहे जो माणूस ज्ञान चालतो तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटतो आणि अज्ञानाच्या मार्गाने जाणाऱ्याला मात्र जन्ममृत्यूची श्रृंखला कायम झखडून ठे या दोन गोष्टींमधील अंतर कळल्यानंतरही अज्ञानाचा मार्ग निवडण्या मूर्ख कोण असेल प्रत्येक माणसाने या दोन मार्गामधील अंतर लक्षात ठेवले पाहिजे तसेच कर्मफलांचा त्याग करून अनासक्त राहून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे आणि अशा प्रकारे त्या परमोच्च अवस्थेकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे